श्रीपादशी वल्लभ न हरि दत्ता या दिवांद सरस्वती सर्वे नात पाच श्रीपादशे वल्लभ न हरी दत्ता तेयांड्या वासुदेवांद सरस्वती सर्वे श्री दत्त महात्म्य अध्याय चौरचाळीसावा श्री गुरुदत्तात्रेयामहा निराभिमानी दीपकाने गुरुंच्या चरणांना वंदन करून म्हटले आयुराजाच्या पुत्राने काय कौतुक केले ते मला सांगावे सूर्याप्रमाणे तेजस्वी असा जो देवांचा अंश जन्माला आला आणि ज्याचे रक्षण योगीश्वराने केले त्याने दैत्याला कसे मारले ते मला विस्ताराने सांगावे त्यावर वेदधर्मामुनी म्हणाले एकाग्रपणाने श्रवणकर कर ज्याचे माता व बांधव बाल्यातच वियुक्त झाले त्याला श्री दत्ताने मुनीमित्त करुण रक्षिले वसिष्ठ मुनी स्थित प्रज्ञ होते तरीही श्री दत्ताने त्यांना प्रेरणा करताच त्यांनी ध्यान सोडून देऊन नहुषाचे पालन केले वसिष्ठांनी दिलेल्या शिक्षणाने तो वसुरांचे ऐश्वर हरण करणारा व देवांचे ऐश्वर वाढविणारा सामर्थ्यशाली कुमार झाला धनुर्वेदाचा पुन्हा पुन्हा अभ्यास करण्याचा त्याने खेद मानला नाही तो शस्त्र शास्त्र विषारद वाद्रविण वाद झाला त्याचे वर्तन गैर नसे तो कोणाशीही उद्धवपणे बोलत नसे नित्यगुरूंच्या निंदाग्रस्तुती करत नसे अशा रीतीने झटून अभ्यास करून आयुपुत्र नहुष सर्व विद्यांमध्ये निपुण झाला त्याचे ते उत्तम आचरण पाहून वसिष्ठ ऋषींनी एकदा सांगितले की नहुषा वनात जाऊन हिंस्त्रश्वापदांचे हनन कर गुरूंची आज्ञा शिरसावन्य मानून ननुष्य बांधू घेऊन तो वनात निघाला गायींची हत्या करणाऱ्या व मनुष्यांना पीडा देणाऱ्या व्याघ्र आदी हिंस्त्रपशुंना त्याने मारले त्याचे ते अचूक हस्तकौशल्य पाहून देवांना आनंद झाला चांगले झाले असे ते म्हणाले तू ऋषींचा पुत्र नाहीस तर सोमवंशातील आयुराजा व त्याची पत्नी इंदुमती यांचा पुत्र आहेस ते हा अभिमान सोडून दे व माय बापांना दर्शन दे नरभक्षकाशा हुंडासुराचा वध कर तुझ्या चरणी चित्त ठेवणाऱ्या अशोक सुंदरीशी विवाह कर आणि नंतर मात्या भेटण्यासाठी स्वतःच्या नगरीला जा दैत्याला तू स्वबलाने निश्चितपणे मारशील तुला दत्ताच्या वराने सामर्थ्य प्राप्त झाले आहे तू मनात काही चिंता करू नकोस हा आकाश ध्वनी ऐकून विचार करू लागला मी तरी वसिष्ठांचा मुलगा आहे मग ही आकाशवाणी मला का चालवते आहे आकाशातून देव हे बोलत, बोलत आहेत की कोणी कपटी माझा बुद्धिभ्रंश करण्यासाठी येथेच बोलत आहे असे ते वचन ऐकून अनेक तर्क करत नहुषाने आश्रमात येऊन मुनींना वंदन करून ती हकीकत सांगितली मुनींनी ती ऐकून म्हटले नहुषा तू सोमवंशातील आयुराजाचा इंदुमतीच्या पोटी झालेला पुत्र आहेस स्वतंत्र जो दत्त देव त्याच्या प्रसादाने तू जन्माला आला आहेस तुझी सर्व संकटे निवारून तोच तुझे सदैव रक्षण करतो तो तुझा कैवारी आहे जेव्हा इंदुमती राणीच्या पोटी तू गर्भात आलास तेव्हाच ते असुराणी जाणले हुंडदान व गर्भाला संरक्षणाला सुदर्शन ठेवून दत्ताने गर्भात तुझे रक्षण केले तू जन्माला आल्यावर हा सुत पुढे मला मारिल ह्या भीतीने राक्षसाने माया पसरून तुला पळवून नेले व स्वतःच्या नगरीत जाऊन तुला मारण्यासाठी स्त्रीच्या हातात दिले तिच्या हातून तू दासीच्या हातात गेलास नास्तिकांच्या हातात तो पडला असता सुद्धा तेथे दत्ताने तुझ्या जीविताचे रक्षण केले ह्या कौतुकाचे वर्णनच करता येत नाही तथापि नहुशा तेही ऐक दासीने स्वतःच्या हाताने तुला उचलून बल्लवाकडे दिले व सांगितले की ह्याला शीघ्र तोड मग इंद्रपर्वतावर वज्र टाकतो त्याप्रमाणे बल्लवाने तुझ्यावर तीन वेळा शस्त्र मारले तो नरद्रोही हिंस्त्रसुर तुझ्यावर शस्त्र टाकत असता श्री दत्ताने तुझ्यावर चक्र धरले होते तो अत्यंत कोपिष्ट दानव आपले बळ चालत नाही असे पाहून मनात द्रवला तुला काही इजा होत नाही हे पाहून व शस्त्र मोडून गेल्याने विस्मित होऊन त्याने विचार केला की कोठे तरी नेऊन ठेवावे त्याने त्वरित तुला ह्या आश्रमात आणून ठेवले असा हा तुझा दैव योग तुझे रक्षण दत्तच करीत आहे दानवाने तुला टाकलेले मी पाहिले नाही मग मी ध्यानात सर्व जाणून घेऊन आतापर्यंत तुझे पालन केले तुझे कल्याण भावे म्हणून पालन येथेच केले जर तुझ्या पित्याकडे तुला पाठवून दिले असते तर त्या असुरांनी पुन्हा तेथे जाऊन तुला त्रास दिला असता आता तू दैत्यांचा वध कर नंतर पुन्हा येथे येऊन माझा आशीर्वाद घेऊन स्वतःच्या नगरी जाऊन राज्य करून सुखात राहा पूर्वी अशोक सुंदरीने दैत्याला शाप दिला आहे की तू नहुशाचे हातून मरशील तेव्हा दैत्याने तिला बंदिवासात ठेवले आहे नहुषा ती तप करत तुला वरावे म्हणून तुझ्या चरणी मन, मन लावून राहिले आहे तेव्हा आता उशीर करू नकोस सर्व दैत्यांना मार आणि स्वतःच्या नगरी जाऊन मायबापांचे दर्शन घे विश्वाचा पालन करणारा दत्तात्रेय तुझ्यावरील संकटे निबारील त्याच्या चरणांचे चिंतन करून तू दैत्यांना मार हे शूरा तू आयुष्यमान हो हे महाबाहो आता वेळ लावू नको धीर धरून सर्व असुरांना ठार कर तुला सर्व पितर वर देतील सुर बल देवोत मंत्र यशदायी होवोत आणि द्विज आयुष्य देवोत तुझे स्वस्ती क्षेम असो असा आशीर्वाद मी देतो हे नहुषा तुझी सत्किर्ती दिगंतरी पसरू नहुषाने वसिष्ठांचा आशीर्वाद नंबरपणे स्वीकारला संतुष्ट होऊन म्हणाला मी विशेष काय बोलू त्याने वसिष्ठांचे चरण घट्ट धरून म्हटले हेच मला तारणार आहे आपण सर्वज्ञ आहात काम क्रोध आधी वैरी फार मनस्ताप देतात या चरणांची सेवा केली म्हणजे तेच वैरी भिवून सेवक होतात गरुडाचे उड्डाण पाहून ज्याप्रमाणे सर्प भिऊन जातात त्याप्रमाणे तुमच्या चरणाची सेवा केली आणि निर्बल होतात चरण महिमा असा आहे मग या वैर्याची काय बिषात आपल्या चरणांचे स्मरण करून मी दैत्याचा शिरच्छेद करीन प्रमाणे नहुषाचे बोलणे ऐकून वसिष्ठ मुनींनी धरून त्याला उठविले व त्याचे मस्तक हुंगून म्हटले तू आता विजयश्री मिळव पितृदेव व ब्राह्मण तुझे सर्व अरिष्ट निवारून तुझे रक्षण करोत आकाश व भूमी तुझे पालन करोत पूषा तुझ्या पापाचे शमण करो ऋषींनी असे म्हटल्यावर नहुष निघाला तो मनात म्हणाला आता श्री दत्त माझ्यावर कृपा करो जाला नमस्कार सुद्धा केला नसता ज्याने गर्भावस्थेपासून माझे रक्षण केले व माझ्यावर पूर्ण लोभ ठेवला त्या दत्ताचे चरण वंदू तोच माझे स्वस्ती क्षेम करो वर्णात माला जय देऊन माझी इच्छा पुरी करून माझ्याकडून स्वपदांची सेवा चांगल्या प्रकारे घेवो नास्तिकांना शिक्षा देणारा आस्तिकांचा रक्षक असा तोच एक दत्त देव माझा सर्व आहे जो मनाला अतिशय आल्हाद देतो त्या दत्ताच्या चरणांचे चिंतन केल्याने किंचित होता मला स्पष्ट विजय प्राप्त होवो। परस्पर युद्धात किंवा कोणी कपट करून मारत असता किंवा रणात संकट असल्यास तोच माझे सर्वथा रक्षण करू माझे गमन सुगम देवांनी माझे सर्वत्र रक्षण करावे वेळेवर उत्तम पाणी व अन्न मिळावे व माझे संतोषाने पुनरागमन व्हावे युद्धात जाला बोलवतात तोहिंद्र आता मला सहाय्य करू भयापासून तो रक्षण करू नहुषाने सावधपणे अशी स्तुती केली त्याचे तसे धैर्य पाहून देवांना हर्ष झाला त्यांनी माना डोलावून पुष्पांचा वर्षाव केला नहुष त्वरेने निघाला त्याला स्वर्गात शुभशकुन झाले गाई व कन्या समोर आल्या दही फळे फुलांचे हार समोर आले पूर्ण भरलेली कुंभ घेऊन दोन ब्राह्मण आले आणि मृगांनी प्रदक्षिणा केली ते शुभशकुन पाहून त्याला आनंद झाला तो पुढे चालू लागला तेव्हा इंद्राने त्याला पाहिले इंद्रदेवांना म्हणाला हा आमच्या कार्यासाठी जात आहे त्याचे पाय दुखतात तेव्हा त्याला सहाय्य केले पाहिजे मी माझा रथ भूमीवर पाठवतो नहुष दैत्याशी युद्ध करील त्यावेळी तुम्ही त्याला सहाय्य करा मग तुम्हाला जय मिळेल असे म्हणून त्याने मातलीला सांगितले की अश्वान सह हा रथ घेऊन तू नहुषाला भेट छत्र बाण धनुष्य किरीट कुंडली केऊर विविध शस्त्रास्त्रे तू सत्वर घेऊन जा इंद्राची आज्ञा मान्य करून त्याप्रमाणे सर्व घेऊन मातली येऊन नहुषाला भेटला गुरूंचे चरण चिंतून व दत्ताचे स्मरण करून चालणाऱ्या नहुषापुढे येऊन त्याने इंद्राची आज्ञा आपल्याला काय झाली ते सांगितले तो पुढे म्हणाला इंद्राने हा अश्वयुक्त व सर्व सामग्रीने पूर्ण असा पाठविला आहे युद्धात सोयीस्कर व्हावे यासाठी हा स्वीकारा यावर काहीही कमी नाही नहुषाने तो स्वीकारला त्याने रत्नजडीत चकचकीत मुकुट डोक्यावर घातला व लखलकीत कुंडले कानात घातली सुतेज व व दृढ असे कवच अंगावर बांधले व सर्व आयुधे मंत्रपूर्वक धारण केली मग रथाला वंदन व प्रदक्षिणा करून यथोक्त मंत्र म्हणून श्री दत्ताचे स्मरण करून तो रथावर चढला मोत्याचे हार कंठात घालून तो रथात बसला आणि मातलीला म्हणाला आता रथ चालव राजपुत्राचे ते वचन मानून मातलीने हातात चाबुक घेऊन लगाम धरून रथ चालविला जगताचे पालन करणारा दत्त सहाय्यभूत झाल्यावर तेथे काय कमी पडेल सर्व परिपूर्णच असणार मग तेहतीस कोटी देव सत्वर तेथे येऊन म्हणाले नहुषा आम्ही सर्व देव तुझ्या मदतीसाठी आलो आहोत त्यावर नहुष त्यांना म्हणाला दत्त माझे सतत रक्षण करत असतो त्यानेच ह्यावेळी तुम्हाला माझ्या सहाय्यासाठी पाठविले आहे मी नित्य गुरूंची आज्ञा प्रमाण मानतो त्याचे हेच कारण आहे तो सदैव प्राण करून कष्ट निवारण करतो जो भक्तांची इच्छा पूर्ण करणारा तो योगी श्रेष्ठ दत्त सहाय्य करणारा असता काही एक कमी पडत नाही हे मी अनुभवाने सांगतो असे बोलून देवा समवेत तो पुढे जात असता ते अशोक सुंदरीला समजले नहुषाने आपल्याला वरावे अशी आपल्या ती सदैव ईश्वराला प्रार्थना करीत होती तिने आपल्या रंभा नावाच्या दासीला पाठविले ती नहुषासमोर येऊन त्याला म्हणाली मी कशासाठी आले ते ऐक तू रथावर बसून येत आहेस हे जाणून अशोक सुंदरीने मला पाठविले आहे ती हुंडासुराच्या कारागृहात असून चिंता तूर होऊन नित्य तुझे चिंतन करत असते ती तुझी गृहिणी जान। तिला तू सोडव जरी ती बंधनात असली तरी निर्दोष आहे जर मी मिथ्या बोलत असेन तर अधपात होवो त्यावर नहु शरबेला म्हणाला तू आता येथून जा मला सर्व समजले हुंडासुराचा अंत करून मी तेथे येईन ते ऐकून रंभा सुहास्य मुद्रेने परत गेली वतीने सखीला सांगितले आता तू दुःख करू नकोस लवकरच शुभयोग येणार आहे तपस्विनी अशोक सुंदरी त्या वचनाने आनंदित झाली इकडे सुरवरांनी एकच कोलाहल केला सिद्ध साध्य विद्याधर गुह्यक गंधर्व यक्ष किन्नर व नाग या सर्वांनी मोठा अकलकलाट केला त्या आवाजाने आनंदात झोपलेला हुंडासूर जागा झाला व त्याने दूताला विचारले हा एवढा कलकलाट करत कोण येत आहे कोठून व कोण हा दारुण शत्रू आला आहे हा कोणाचा कोण व किती सैन्य घेऊन आला आहे हे सर्व जाणून घेऊन सत्वर परत यावे असे सांगून त्याने दूताला पाठवून दिले दूताने जवळच जाऊन सर्व तपशील जाणून घेतला व येऊन हुंडासुराला सांगितले सावधानपणी ऐका आयुराजाचा पुत्र तेही तीस कोटी देवांना घेऊन तुम्हाला मारण्यासाठी येतो आहे ते वचन हुंडासुराला सहन झाले नाही त्याने आपल्या भार्याला बोलवून विचारले मी पूर्वी तुझ्याकडे दिला होता त्या बाळाला तू समक्ष मारविलास का त्याला कसा कोणी मारला ते मला मार मार सविस्तर सांग तिने उत्तर दिले दासीच्या हाती त्याला मारविला मी समक्ष तेथे होतेच त्याच्या ते अस्थि व चर्मसुद्धा टाकून दिले नाही तिचे ते वचन ऐकून हुंडासुराने दासीला बोलावून विचारले त्या बाळाला कोणी मारला दासीने उत्तर दिले की राणी जवळ असताना मी बाळाला मारला खरे खरे सांगते तेव्हा जीभ जाऊन दैत्याने विचारले मग आता हा कुठून आला असो प्रथम शत्रूला मारून येतो व नंतर तुम्हाला शिक्षा करतो आज हा शत्रू आला आहे आता याला मारण्याची आज्ञा सर्व दैत्यांना देतो सत्वर युद्धाला चला जीवाच्या आशेने जे नाहीत त्यांना आधी मी स्वतः मारिन व नंतर शत्रूकडे जाईन असे म्हणून हुंडा सुराने अभिषेक करून पाच सेनापतींची योजना करून सर्वांना पाठवून दिले तो फार कठोर शासक होता सर्व आसुरची ते म्हणाले रणात मृत्यू आला तर सुर होऊ आता तरी आपल्या स्वामीच्या कार्याला येऊ इति श्रीमत्परमहस परिवराजकाचार्यवर्य श्रीमत श्री सद्गुरुदेव श्री वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री दत्त महात्मे चंशोध्याय श्री गुरुदेव दत्तार्पणस्तूर